पुस्तक प्रार्थना प्रवचन भाग एक लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन सप्टेंबर अठरा एकोणीशे नवी दिल्ली सप्टेंबर अठरा एकोणीशे आज आपण आपला सर्व शहानपणा गमावला आह आपण मूर्ख झालो आहो केवळ शिखांनाच वेळ लागली आह वा, वा हिंदू आणि मुसलमानच झपाटले गेले आहेत असे नाही सर्व गोष्टींची सुरुवात मुसलमानांकडून झाली असे मला सांगण्यात आले हे खरे आहे त्यांच्या बाजूने दंगीला सुरुवात झाली याबद्दल काही संशय नाही असे मला वाटते परंतु याबद्दल सतत गदारोळ करत राहण्यात काय फायदा आज काय करणे गरजेचे आहे हे मी पाहिले पाहिजे गजेंद्राप्रमाणे आज भारताची अवस्था झाली आहे मला शक्य असेल तर मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करीन मी काय केले पाहिजे मी ईश्वराचीच मदत मागितली पाहिजे माझ्या प्रयत्नाचे काही फळ मिळाले तर मला आनंद होईल परंतु मी तर केवळ हार्ड बंडल आहे असा माणूस काय करू शकतो परंतु ईश्वर सर्व काही करू शकतो मी त्याच्याकडे वळतो आणि म्हणतो हे देवा ये गजराज बुडत आहे भारत बुडत आहे त्याला वाचव इथे केवळ वा हिंदूंनी राहिले पाहिजे आणि मुसलमानांना इथे राहायचे असेल तर त्यांनी गुलामाप्रमाणेच राहिले पाहिजे हे शक्य नाही जवाहरलाल काय म्हणतात ते जरा ऐका आम्ही फार मोठ्या संगणात आहो आम्हाला इतर कामाकडे लक्ष देता येत नाही केवळ याच समस्येत आम्ही गुंडलेलो हो आहोत पाकिस्तान पाकिस्तानमधील जन भ्रष्ट झालेले असेल तर त्याचे काय इतर लोक वाईट गोष्टी करतात म्हणून आपणही तसेच करू शकत नाही आज मी दर्यागंमध्ये गेलो होतो काही मुसलमान मित्रसुद्धा माझ्याकडे आले होते मी त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी प्रेम दिले आणि तुम्ही घाबरू नका असं मी त्यांना सांगितले तुम्ही मजबूत असला पाहिजे मी त्यांना सांगितले की तुम्ही तुमच्या घराला चिकटून राहा तुम्हाला इथे कोणताही खोसकडेपणा करता येणार नाही यामुळे सर्व हिंदूंनी सुज्ञपणा धारण करावा सर्व शीख चांगली व्हावे असं मी म्हणत असतो हिंदू आणि शिखांनी पाकिस्तानमध्ये जाण्याची इच्छा नसलेल्या मुसलमानांना तुम्ही तुमच्या घराला चिट्टून राहा असे सांगावे आपल्याला जामा मशीद मिळाली आहे ती जगातील सर्वात मोठी मशीद आहे बहुतांश मुसलमानांना आपण मारून टाकले व ते पाकिस्तानमध्ये निघून गेले तर त्या मशिदीचे काय होईल तुम्ही पाकिस्तानमध्ये मशीद स्थलांतरित करणार आहात काय वा ती मशीद तोडून तिथे शिवमंदिर बांधणार आहात कल्पना करा की काही हिंदूंना अहंकारात तिथे शिवमंदिर बांधायचे आहे वा शिखांना तिचे रुपांतर गुरुद्वारात करायचे आहे तर असे करणे हे हिंदू आणि शिख धर्माला मूठ मादी दिल्याप्रमाणे होईल कोणत्याही धर्माची अशा प्रकारे उभारणी करता येऊ शकत नाही ज्यांना पाकिस्तानात जायचे असेल ते तिथे जाऊ शकतात परंतु हिंदूंच्या भीतीमुळे त्यांनी पुराणा किल्ल्यात वा हुमायूंच्या कबरीत का लपाव मी त्यांना सांगितले आहे की जे मुसलमान अजूनही आपल्या घरात आहेत त्यांनी आपल्या घरांना चिकटून रहावे करता मी सुद्धा मरण पत्करेन त्यांना थोडासा धीर आला आने आम्ही परतू आमचे घर सोडून आम्ही पळून जाणार नाही असे ते म्हणाले तिथे ते कितीतरी काळापासून राहत आहेत आज आपण त्यांना बाहेर काढून टाकले पाहिजे काय परंतु असे करता येऊ शकत नाही जे आधीच निघून गेले आहेत त्यांच्यासंबंधी काय करावे मी सांगितले आपण त्यांना लगेच परत आणू शकत नाही पोलिसांच्या आणि सैन्याच्या मदतीने आपण त्यांना नक्कीच परत आणणार नाही आपण त्यांना तेव्हाच परत आणू जेव्हा तुम्ही आमचे मित्र आहात आणि तुम्ही तुमच्या घरात परत या असे हिंदू आणि शीख त्यांना आश्वासन देतील तुम्ही त्या मुसलमानांना असेही सांगितले पाहिजे की तुमच्या संरक्षणाकरता पोलिसांची वा सैन्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता नाही उलट आम्हीच तुमचे पोलीस तुमचे सैन्य आहो आणि आपण भावाभावाप्रमाणे राहू आपण जर दिल्लीत असे केले तो तू खात्री मला खात्रीपूर्वक सांगतो की पाकिस्तानमधील मार्ग आपल्याकरता मोकळा असेल आणि ती नवजीवनाची सुरुवात असेल मी जेव्हा पाकिस्तानमध्ये जाईन तेव्हा मी त्यांना सोडणार नाही मी तिथे हिंदू आणि शिखांकरता मरण पत्करन तिथे मरावे लागण्यात मला खरोखर आनंद होईल इथेही मरण्यात मला आनंद होईल मला जे इथे करायचे आहे ते मला करता आले नाही तर मला मरावेच लागेल माझा संताप सुद्धा होतो मी असे ऐकले आहे की ज्या अनेक स्त्रियांना आपली अबरू वाजवायची होती त्यांनी मरण पत्करले अनेक पुरुषांनी त्यांच्या बायकांना मारून टाकले मला वाटते की ही महान गोष्ट आहे कारण अशाच गोष्टीमुळे भारत सुरू ठरतो अखेरीस जीवन आणि मृत्यू हा क्षणभंगूर खेळ आहे जे कोणी मेले ते मेले आणि गेले परंतु निदान ते तरी गेले त्यांनी आपली अब्रू विकली नाही असे नाही की त्यांचे त्यांच्या जीवावर प्रेम नव्हते परंतु त्यांना वाटले की मुसलमानांच्या बजवडीमुळे धर्म परिवर्तन करून इस्लाम मध्ये जगण्यापेक्षा आणि त्यांना आपल्या शरीरावर प्राणघातक हल्ला करू देण्याऐवजी धिराणे मरण पत्करणे बरे आणि हीच गोष्ट त्या स्त्रियांचीही आहे के त्या केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या नव्हत्या हो परंतु फार थोड्या होत्या मी जेव्हा या सर्व गोष्टी ऐकतो तेव्हा भारतात इतक्या स्त्रिया ऐकल्याचे पाहून मी आनंदाने नासू लागतो परंतु जे लोक आधीच पळून गेले आहेत त्यांच्याकरता ही जागा आहे त्यांनी परतायला पाहिजे आणि अब्रुणीशी परतायला पाहिजे निदान आपल्या बाजूने तरी न्याय व्हायला पाहिजे आपण आपली अंत करणे आणि हात स्वच्छ ठेवूया मग आपण सर्व जगासमोर न्यायाची मागणी करू शकतो मी आधी सांगितले आहे की ज्या मुसलमानांजवळ शस्त्रे असतील त्यांनी ती सुपूर्द करावी मी परवा सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने आपली शस्त्रे समर्पित केली पाहिजे मला वाटते की या प्रक्रियेला थोडा वेळ लागेल परंतु आता ती सुरु झालेली असल्यामुळे शस्त्रास्त्रे समर्पित केली पाहिजे आपण आपले संरक्षण शस्त्रांनी करू शकत नाही पोलीस दलात दला सैन्यात हिंदू, शीख शिवाय ख्रिश्चन व गुरखा है अपने संरक्षक है गृहित धरले जते परंतु विध्वंसकाल हिमाज्या दुसरी मोटी तक्रे कितपत खरे है महित नहीं पर मतला पुलिस विनंती कराई है कि योग्य प्रकार वर्तन करावे मी ऐकले कि कैनॉट प्लेस मधे आज का ही दंगल पुलिस लूटपाटी सुरुआत शक्य है कि वृत्त खोटे परंतु यात किंचे जरी सत्य असेल तर मी पोलिसांना आणि सैनिकांना सांगेन की ब्रिटिशकालीन दिवस आता संपले त्या काळात त्यांना हवे तसे ते करू शकत होते परंतु आता ते भारताचे आहेत मुसलमानांचे शत्रू असल्याप्रमाणे त्यांनी आता वागू नये मुसलमानांच्या संरक्षणाचा जेव्हा त्यांना आदेश देण्यात येतो तेव्हा त्यांनी त्यांचे संरक्षण केलेच पाहिजे प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन सप्टेंबर एकोणीस एकुनिस, एकोणीसशे नवी दिल्ली सप्टेंबर एकोणीस एकोणीशे बंधूंना आणि भगिनींनो मला एक चिठ्ठी मिळाली मी आधी सदारांकडे गेलो त्या चिठ्ठीत लिहिण्यात आले होते की हिंदूंना मुसलमानांबरोबर राहावे लागणार असेल तर ते गप्प बसणार नाही हिंदूंना पाकिस्तानमधून पळून यावे लागले कुचा चांद मध्ये त्यांच्या आजूबाजूला सर्व मुसलमान आहेत आणि हिंदूंना त्यांच्या गोळीबाराने मारले जाण्याची भीती वाटते यामुळे ते तेथून सर्व मुसलमान निघून गेले तर बरे होईल असे त्यांना वाटते त्यांच्यातील अनेक आधीच गेलेले आहेत परंतु काही थोडेसे लोक मागे आलेले आहेत मी तुम्हाला सांगितले की मी काल जेव्हा त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा मी त्यांना विरुद्ध सांगितले होते यामुळे जे इथे आहेत त्यांच्या स्थलांतराचा प्रश्नच उपस्थित होत नाही जे लोक गेलेले आहेत त्यांना परतण्याकरता मी सांगेन परतण्याकरता त्यांच्यावर ही बजबरी नाही आज आपण ज्या पंचायतराजमधे राहतो त्यात बजबरीला कोणते स्थान नाही आपण लोकांची समजूत घातली पाहिजे आपण मुसलमानांना इतके का गावरावे ज्या मुसलमानांबरोबर आपण इतक्या वर्षापासून राहत होतो ते आता एकाएकी इतके वाईट झाले आहेत काय की त्यांच्याबरोबर आपल्याला इथे एकत्र राहता येणे कठीण व्हाव ते वाईट होऊ शकत नाहीत असे मला म्हणायचे नाही परंतु चांगले असणे पुरस्ते आपण शूरसुद्धा असायला पाहिजे आणि आपल्यात सुज्ञपणाही असायला हवा असे झाले तर आपल्या सहवासाने वाईट लोकही चांगले होतील हा माझा नियम नाही जगाचा नियम आह काल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे मी माझ्या बालपणापासून शिकलो आहा आता कोणताही नवीन धडा शिकण्याची माझ्यात क्षमता नाही आणि अजून मी किती का जगणार आहे तुम्ही मला हे सर्वसंगत आहात परंतु हे मला सहन होत नाही हे मी तुम्हाला सांगेन असे काही नाही की मी कोणाला तरी मारून टाकेन हक्य आहे की मी स्वतःच मारून जाईल मला दुसरी एक चिठ्ठी मिळाली रस्त्यात कोणीतरी मला ती दिली ज्या कोणत्या चिठ्ठ्या मला रस्त्यात मिळतात त्या मी गाडीतच वाचायचा प्रयत्न करतो पश्चिम बंजामध्ये इतके अत्याचार होऊ नये तुम्हें अजुसुद्धा भाणवर्ग से ये नहीं अट्ठीत विचार अजुन एक चिट्ठी आरोप नाव व सही नहीं ती मुस्लिम लीग सदस्य अणुलक्षण है तिचात अनेक घाने आरोप कर मुस्लिम लीग के सदस्य अशा प्रकार वर्तन कर पाकिस्तान भारत हो संगता ये कठिन है अपन सुधा अशा घान साधना उपयोग किया बोबर नहीं इधे मुसलमान आजूबाजूलाहत काही मुसलमान कार्यकर्त्यांनी इथे राहण्याचे ठरवले आहे त्यांना मुसलमानांची सेवा करायची आहे ते म्हणतात की कोणाची इच्छा असेल तर त्याने येऊन आम्हाला मारून टाकावे ते इथे राहत आहेत कारण ते शूर आहेत ते माझ्याकडे आले होते असे मुसलमान फार कमी आहेत त्यांचे म्हणणे आहे की मोठ्या संख्येत मुसलमान आपले घर सोडून निघून गेले आहेत असे असले तरी तिथे भरपूर संख्येत मुसलमान असल्याचे मी पाहिले आहे तिचे फार कमी हिंदू होते तिथे वाचलेल्या हिंदूंना मी सांगितले की मी माझ्या लहानपणापासून एक गोष्ट शिकलो आहे राजकारणात शिरण्याआधीच हिंदू आणि मुसलमानांनी एकोपाने राहिले पाहिजे यावर माझा विश्वास बसला होता भारताची घडण ही अशी झाली आहे आणि भारताने असेच राहिला पाहिजे जो माणूस वयाच्या बाराव्या वर्षापासून हेच काम करत आहे तो आज कोणतीही वेगळी गोष्ट सांगू शकत नाही प्रत्येक माणसांनी आपल्या ठिकाणी ठामपणे उभे राहावे आणि तिथेच मेलेले मला आवडेल हीच गोष्ट मी मुसलमानांना आणि हिंदूंनाही सांगत असतो हिंदू सांगतात की मुसलमानांजवळ शस्त्रे आहेत त्यांनी जर ती समर्पित केली नाही तर नंतर ते मागून कशावरून हल्ला करणार नाहीत मी हिंदूंना म्हणेन की तुम्ही याची काळजी करायला नको हे सरकारचे काम आहे त्याच्याजवळ जर परवाने नसतील ते आत्मरक्षणाकरता सुद्धा शस्त्र ठेवू शकत नाही परंतु ते शस्त्रांनी स्वतःचे रक्षण कसे काय करणार आहेत जर तिथे पाच मुसलमान असतील तर हिंदू आणि शीख मिळून पाचशे असतील तुलना कुठे आहे हिंदू आणि शीख जरी त्यांची कत्तल करणार असतील तर त्यांनी इथे राहिले पाहिजे हे पाच जर स्वतःला मारू करता, तयार होतील आणि शस्त्र उचलता ईश्वराचे नाव ओठावर असताना या जगातून ते जातील तर ते खरोखरच शूर असतील हिंदू आणि शीख आमचे भाऊ आहेत आणि त्यांना हवे असेल तर ते आम्हाला मारू शकतात असेच त्यांनी म्हणायला हवे हाच सल्ला मी सर्वांना देत असतो आज पाकिस्तानमधून आलेले हिंदू मोठ्या संकेत मला भेटायला आले होते व त्यांनी त्यांच्या दुःखद काण्या मला सांगितल्या काहींनी आपली हकीकत हसत सांगितली तर काही स्त्रिया रडू लागल्या मी त्यांना सांगितले आणि तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की आपण भ्याड असू नये पाकिस्तानमधील मुसलमानांनी अत्याचार केले म्हणून इथल्या मुसलमानांना आपण घाबरण्याचे कारण नाही आणि आपण त्यांना सुद्धा भीती दाखवू नये असे काही मुसलमान आहेत की जे पाकिस्तानमध्ये राहू शकत नाहीत असो मला मिळालेली चिठ्ठी म्हणते की मुसलमाने तर जर पाकिस्तानमध्ये राहणार नाहीत तर मग मुसलमानांनी भारतात का राहावे परंतु मी म्हणेन की एक माणूस जर काही चुकीचे काम करत असेल तर आपण त्याची नकल करू नये व स्वतही तसे काम करू नये पाकिस्तान वा इस्लाम याचा अर्थ असा नाही की मुसलमाने तर तिथे राहू शकत नाही मुसलमानी साम्राज्य फार मोठ्या क्षेत्रात पसरले होते परंतु असे कुठेही म्हणलेले नव्हते की मुसलमाने तर तिथे राहू शकत नाहीत मुसलमाने तर तिथे राहत होते आणि शांतता शांततापूर्वक राहत होते त्यांच्याजवळ पैसाही होता आता इस्लाम नवीनच काही गुण घेऊन येत आहे काय इस्लाम गत तेराशे वर्षापासून अस्तित्वात आहे त्याच्याकरता लोकांनी फार मोठा त्याग आणि बलिदान केला आहे जर अजून कोणत्या प्रकारच्या इस्लामचा उदय होत असेल तर तो खरा इस्लाम नसेल आणि सर्व मुसलमानांना तो मान्यही नसेल यावर विचार करा याचा अर्थ असा आहे की खरा भारत तो असू शकणार नाही ज्यात हिंदूशिवाय दुसरा कोणीही राहू शकणार नाही खरा ख्रिश्चन धर्म तो नसेल जो ख्रिश्चनेदारांना आपल्या कवेत घेणार नाही तो धर्म नसतो तर अधर्म असतो जग या मार्गाचे अनुसरण करत नसते सध्याही करत नाही आणि भविष्यातही करणार नाही मग आपण नवीन इतिहास लिहिण्याचा प्रयत्न का करायचा आपण भारताचा विनाश करू नये आणि पाकिस्तानचा विनाश होऊ देऊ नये भारतात साडेचार कोटी मुसलमान आहेत ते सर्व कुठे जाणार आहेत आणि त्यांनी स्वतःबरोबर जामा मशीद अलीगड विद्यापीठ आणि मुसलमानांच्या सर्व कबरी पाकिस्तानमध्ये न्याव्या काय आणि पश्चिम पंजाबमधील सर्व गुरुद्वारा पूर्व पंजाबमध्ये आणावे काय याचा अर्थ होईल प्रत्येकाने स्वतःचा विनाश करावा आणि धर्माचा विध्वंस करावा याचा साक्षीदार होण्याची माझी इच्छा नाही यापूर्वीच ईश्वराने मला घेऊन जावे आणि मी म्हणे की सर्व तरुणांनी आपले कर्तव्य करत मरण पत्करावे जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत भारताचा विनाश होऊ देऊ नका मला देशाचा विना झालेला पाहण्याची इच्छा नाही असे होणार नसेल तर देशातील वाईटपणा घालवण्याच्या प्रयत्नात आपण मरण पावलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन सप्टेंबर वीस एकोणीसशे सत्तेचाळ नवी दिल्ली सप्टेंबर वीस एकोणीशे बंधूंनो आणि भगिनींनो तुम्ही ईश्वराची प्रार्थना केली पाहिजे व त्याच्यावर श्रद्धा ठवली पाहिजे याबद्दल प्रत्यक्षाला विश्वास नाही लोक विचारतात देव कुठे आहा देव जर आहे तर जगात इतके दुःख का असावे मुसलमान जर संगणात असले तर ते अल्ला आणि कुरानच्या सत्याबद्दल प्रश्न करतात अनेक लोक या शब्दात बोलतात परंतु ते सर्वत चूक आहेत ही वे खुदा अल्ला ईश्वर आणि राम यांना स्मरण करण्याची आहे न चुकता तो आपल्याला मदत करतो आपण त्याला ओळखतो की नाही हे तो आपल्याला नक्कीच विचारत नसतो आपण त्याला हातात धरू शकत नाही आणि डोळ्यांनी पाहू शकत नाही वा कानांनी ऐकू शकत नाही यामुळेच म्हणतात की तो आपल्या भौतिक इंद्रियांच्या पलीकडे आहे तो सत्य आहे बाकी सगळे मिथ्या आपण सर्व मिथ्या आहोत जिवंत असताना आपण मिथ्या कसे असे आपण विचारू शकतो आज मी जिवंत आहे परंतु उद्या मी जिवंत राहीन की नाही हे मला कोणीही सांगू शकत नाही अशा प्रकारे मी अठ्याहत्तर वर्ष जगलो आहे आणि उद्याकडे आश्चर्याने पाहतो आहे मी अजून कदाचित काही दिवस जगेन वा मी अजून एखाद वर्ष जगेन परंतु आपल्याला हे कसे कळेल परंतु जो माणूस आता जिवंत आहे तो पुढील मिनिटात जिवंत राहील हे आपण कसे सांगू शकतो हे कोणी सांगू ना हो, ना हो शकत नाही म्हणूनच मी म्हणतो की आपण सर्व असत्य आहोत आणि येत्या क्षणात आपले काय होणार आहे याबद्दल आपण खात्रीपूर्वक काहीही सांगू शकत नाही आपण अमर होऊ शकत नाही तेच केवळ सत्य आहे हस्ती हा शब्द अस्थिपासून उत्पन्न झाला आहे अस्थिचा अर्थ आहे अस्णे ते होते ते आहे आणि ते चिरंतन असेल जे चिरंतन असते ते हे सत्य ईश्वर त्याने आपल्याला निर्मिले आहे आणि तो आपल्याला नष्टही करू शकतो म्हणजे या जगापासून आपल्याला दूर नेऊ शकतो माझ्या दृष्टिकोनातून तो आपल्याला कधीही नष्ट करत नाही तो केवळ आपल्याला मदत करतो त्याचा साक्षात्कार होऊ शकत नाही असा जर आज आपल्याला संशय आला व म्हणून आपला संताप झाला तर तो मूर्खपणा असेल परंतु तो आहे आणि सर्व काही करण्याची त्याच्या क्षमता आहे तो रहीम दयाळू आहे व त्याच्या नजरेत सर्व समान आहे तो कोणालाही दुखवू शकत नाही ना तो मारू शकतो ना शाप देऊ शकतो हा त्याचा नियम आहे मुसलमानाही माझ्याकडे येतात ते मला आपल्या दुरावस्था सांगतात ते म्हणतात की आम्ही दिल्लीत राहतो परंतु आता तसे करणे शक्य होईल असे वाटत नाही मी त्यांना सांगत असतो की मी जिवंत असेपर्यंत तरी तुम्ही राहा खिलाफतीच्या दिवसात हिंदू मुसलमान शिख हे सर्व एकत्र राहायचे मुसलमाना सोबत घेऊन मी गुरुद्वारा गुरुद्वारामध्ये गेलो आहे त्या नानाकाना प्रकारच्या प्रसंगी मौलाना साहेब आली अलिमंदू माझ्याबरोबर होते हिंदू मुसलमान शीख असे कोणी असो सर्वांमध्ये बंधुत्वाची भावना होती जालियानवाला बाग मध्ये काय घडले घसा फोडून फोडून लोक सांगत होते की इथे सर्व समुदायांचे रक्त एक झाले आहे त्यांना कोण वेगळे करील मग आज कसे वेगळे झाले मी खरोखरच गोंधळो आहे या तिन्ही समुदायांचे रक्त एक आहे असा विश्वास असल्यामुळेच मी आज इथे अजून जिवंत आहे हे सिद्ध करण्याकरता शक्य ते सर्व करण्याचा मी प्रयत्न करीन हे व्हावे म्हणून मी ईश्वरासमोर आक्रंदन करीन व त्याच्यासमोर अश्रू ढाळीन मी माणसासमोर अश्रू ढाळत नसतो परंतु ईश्वरासमोर मी असे करू शकतो मी त्याला विनवू शकतो कारण मी त्याचा गुलाम आहे असे झाले की माणसाला इतर कोणाचाही गुलाम होण्याची गरज राहत नाही मला जर हे करता येणार असेल तरस मला जिवंत राहण्याची इच्छा आहे असे नसेल तर ईश्वराने मला घेऊन जावे हिंदू शीख आणि मुसलमान जे आता आतापर्यंत परस्परांकडे भाऊ भाऊ म्हणून पाहत होते ते आता शत्रू झाले यामुळे माझी मान लाजने खाली होते मला लाज वाटते निदान काही लोकांनी पुढे यावे आणि सांगावे की आम्ही शत्रू असू शकत नाही माझ्याकडे आलेल्या चार पाच लोकांनी मला सांगितले की वेळ आली की साडेचार कोटी मुसलमान देशद्रोही होतील कारण का मुसलमान पाकिस्तान ही मुसलमान कल्पना करा कि भारत पाकिस्तान मे युद्ध व अभी परिस्थिति निर्माण अशा परिस्थिति पाकिस्तान मदद कर संगित कि मुसलमान पाकिस्तान निश्चित मदद करू शकता परन्तु सर्वअे कर संगित कि तुम्हें जर चांगले तो ही चांगले इतने उपस्थित मोट संख्य सर्व हिंदू आणि सर्व शीख चांगले राहिले व एकाही मुसलमानाला तुम्ही शत्रू मानले नाही तर मी मोठ्या आवाजात ठणकावून सांगेन की या साडेचार कोटी मुसलमानामधील कोणीही विश्वासघात करणार नाही आपण शूर असलो पाहिजे बहुसंख्य असताना आपण भ्याड असू नये भारतात साडेचार कोटी मुसलमान आहेत परंतु देशाची एकूण लोकसंख्या चाळीस कोटी आहे आपण इतके भ्याड असायला पाहिजे काय की साडेचार कोटी मुसलमानांना आपण घाबरावे मी म्हणेन की ते साडेचार कोटी मुसलमान देशाचा विश्वासघात करतील तर ते इस्लामचा विश्वासघात करतील व इस्लामचा विनाश करतील परंतु आपणही तसेच वर्तन करू लागलो आणि भित्रे व विश्वासघातकी झालो व त्यांच्यावर मुळीच विश्वास ठेवला नाही आणि एकाही मुसलमानाला इथे राहू दिले नाही तर एकट्या हिंदू समाजाला इथे एक घासही खाता येणार नाही हे मी तुम्हाला सांगून ठेवतो हो अन्न होऊन जाईल भारतावर जर भारताबाहेरील मुसलमानांनी वा एखाद्या ने वा पाकिस्तानने आक्रमण केले तर मी म्हणेन की भारतातील या साडेचार कोटी मुसलमानांना भारताची निष्ठा ठेवावीच लागेल कायदा सांगतो की त्यांच्यात जर राष्ट्र निष्ठा नसेल तर त्यांना फासावर चढवले जाईल असे असले तरी माझा कायदा मात्र वेगळा आहे मी तुम्हाला स्पष्ट करून सांगितले आहे परंतु तो कोण मान्य करणार आहे जगाच्या नियमाप्रमाणे देशद्रोही पंचमस्तंभी देशातील अधिकृत शासन उलथून पाडण्याचा प्रयत्न करणारे यांच्याकरता मृत्यूदंडाची शिक्षा आहे आपल्या देशासारख्या विशाल देशात सर्व साडेचार कोटी मुसलमान देशद्रोही असू शकत नाही या सर्वच्या सर्व साडेचार कोटी मुसलमानांना कोणी पाहिले आहे ते आपल्या सात लाख खेड्यात राहतात था, फार थोडे शहरात आहेत ते उत्तर प्रदेश बिहारमधील खेड्यांमध्ये विखुरलेले आहेत मी खेड्यात राहिलेलो आहे आणि मी त्या सर्वांना ओळखतो ते कधीही देशद्रोही असू शकत नाहीत सेवाग्राममध्ये सुद्धा मुसलमान आहेत ते तिथे काम करतात ते सेवाग्रामशी निष्ठावंत असतील त्यांच्याकरता ते आपला जीव देतील इतर ठिकाणचे मुसलमान काय करतायत हे त्यांना कसे करणार आहे आणि देशद्रोह्यांना आपण का घाबरावे मला त्यांची भीती वाटत नाही भारतात राहूनही ते जर देशद्रोही होणार असतील तर मी म्हणेन की त्यांना मरण्याची आणि इस्लामचा नाश करण्याची उत्कंठा लागली आहे खरे काफीर असतात जे आपली भाकरी खातात आपल्या घरात काम करतात परंतु शत्रूप्रमाणे वागून आपलेच गळे कापतात असे हिंदू सुद्धा आहेत आणि शीख व मुसलमान सुद्धा आहेत या जगात सर्व प्रकारचे लोक असतात परंतु इथे राहणारे सर्व साडेचार कोटी मुसलमान देशद्रोही होतील असे मानणे हा भ्याडपणा आहे यावरून असे दिसते की आपण खरे हिंदूही नाही आणि खरे शीखही नाही मुसलमानांना जाऊ नये असे सांगण्यात आपला चांगूलपणा आपल्या सर्व अधिकाऱ्यांचा चांगलपणा हिंदू आणि शिखांचा चांगुलपणा आणि साहस आहे तुमच्या केसाला सुद्धा कोणी धक्का लावणार नाही असे आपण त्यांना समजावून सांगून त्याची खात्री पटवली पाहिजे आमचे गैरवर्तन विसरा आणि यापुढे अशा गैरवर्तनाची पुनरवृत्ती होणार नाही असे आपण त्यांना सांगितले पाहिजे तुम्ही का जाऊ इच्छिता आणि पाकिस्तानमध्ये काय होईल हे आपल्याला माहीत आहे काय असे आपण त्यांना विचारले पाहिजे तुमचे घर आणि सर्व काही इथे आहे याची आपण त्यांना आठवण करून दिली पाहिजे अशा प्रकारच्या जिवाळ्याने आपण जर त्यांना इथे ठेवून घेऊ शकलो तर सरहद्द प्रांतातील आणि डेरा इस्माईल खान येथील आफ्रिदी मुसलमान आपल्या लोकांना सांगतील की तुम्ही येथून पळून जाऊ नका चांगुलपणाच्या वर्तनाचा चा, हा असा परिणाम असतो तुम्ही जर दिल्लीत शांतता टिकवली आणि असे तुम्ही भीतीमुळे नाही वा गांधी म्हणतो म्हणून नाही तर तुम्हाला असे अंतकरणापासून करायचे वाटले तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की एकही मुसलमान तुम्हाला इजा पोचवणार नाही आणि जर तो असे करील तर आपणा सर्वांवर ईश्वर आहे तो सर्व शक्तिमान आहे व प्रत्येकजण त्याला उत्तरदायी आहे तो आपले रक्षण करील आणि याबद्दल माझ्या मनात मुळीच संशय नाही प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन सप्टेंबर एकवीस एकोणीसशे नवी दिल्ली सप्टेंबर एकवीस एकोणीसशे सत्तेचाळ आणि भगिनीं हिंदू शीख आणि मुसलमान ज्या पद्धतीने सध्या राहत आहेत त्या पद्धतीने राहू शकत नाही या गोष्टीमुळे मला अतिशय वेदना होतात आणि ही परिस्थिती बदलण्याकरता मानवी प्रयत्नांनी जे काही शक्य असेल ते मी करीन मला अंतकरणापासून जे करावेसे वाटते ते मी जर करू शकलो नाही तर मला जिवंत राहण्यात कोणताही आनंद वाटणार नाही ईश्वराने माझ्या हातून हे काम काढून घेतले तर फारच चांगले होईल परंतु जर असे घडणार नसेल तर माझे काम संपले असे मी समजेन याचा अर्थ असा नाही की मी आत्महत्या करून मरणार आहे हे खरे आहे की जे इतरांची सेवा करण्यात आपले जीवन व्यतीत करू इच्छितात करता इतर कोणतीही कसोटी नसते आपल्या प्रयत्नांना फळ येत नसेल तर आपण अस्वस्थ होऊ नये परंतु आपल्या प्रयत्नांना फळ येत नसतील तर एखाद्या वृक्षाला फळ येणे बंद झाले की ते जसे वाळून जाते तसे माणसाने वाळून जायला पाहिजे हा निसर्ग नियम आहे हिंदू तत्वज्ञानाप्रमाणे आत्मा अमर असतो तो मरत नाही ज्या शरीराचे कार्य संपलेले असते त्याचा काही उपयोग नसतो आणि त्याने नष्ट झाले पाहिजे त्याची जागा नवीन देव घेतो परंतु आत्मा अमर असतो आणि सेवेद्वारे मुक्ती करता, ते सतत जड रूप धारण करत असतो आज मी अशा ठिकाणी गेलो होतो की जिथे एका बाजूला मोठ्या संख्येत हिंदू राहत होते आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या संख्येत मुसलमान त्यांनी महात्मा गांधी जिंदाबाद अशा घोषणा दिल्या त्याचा काय अर्थ आहे हिंदू आणि मुसलमान मनाने एक नसतील व शांततेत एकत्र राहू शकत नसतील तर त्याचा काय उपयोग आहे यामुळे मला त्या घोषणा काहीशा कठोर वाटल्या तुम्ही इतके घाबरण्याचे कारण काय असे मी त्या मुसलमानांना विचारले अखेरीस आपल्याला मरायचे आहे आणि आपण मरणारही आहो आपल्याला जर मारून टाकण्यात आले तर तसे इतर कोणीही केलेले नसेल आपल्या स्वतःच्याच भावाने केलेले असेल तुम्ही हिंदूंबद्दल मनात राग ठेवू नये आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न करू नये असे मी मुसलमानांना आवाहन केले मी म्हणालो की तुम्ही कदाचित मराल परंतु घाबरून तुम्ही तुमच्या ठिकाणावरून पळून जाऊ नये परंतु महात्मा वाईट माणूस आहे आणि ज्या घरांमधून मुसलमानांना घालण्यात आले होते त्या घरात ते त्यांना परत आणू असेही ते म्हणत होते हे खरे आहे की मी त्यांना परत आणू इच्छितो परंतु मी त्यांना कशाप्रकारे परत आणू इच्छितो ज्यांना स्वतःहून पाकिस्तानमध्ये जायचे असेल त्यांना कोणत्याही प्रकारे अडवण्यात येऊ हो नये परंतु ते जर घाबरल्यामुळे जाणार असतील सरकार आपले संरक्षण करू शकत नाही असे वाटल्यामुळे जाणार असतील वा हिंदू आणि शीख आपल्याला काही झाले तरी वाचवणार नाहीत असे वाटल्यामुळे ते गेले तर मला वेदना होतील जे लोक पाकिस्तानमध्ये जाऊ इच्छित नाहीत व ज्यांना इथेच राहायचे आहे त्यांना मी म्हणेन की त्यांनी येथून जाऊ नये मी त्यांना सांगितले की जे लोक येथून गेलेले आहेत त्यांनी तेव्हाच परत यावे जेव्हा हिंदू आणि शीख त्यांना तसे करण्याकरता आनंदाने परवानगी देतील पोलीस आणि सैन्य यांच्या मदतीने त्यांना परत आणण्याची कल्पना मला सहन होत नाही मी त्यांना सांगतो की पोलीस आणि सैन्याच्या मदतीची कल्पना मनातून काढून टाका आपल्याला जे करायचे वाटते ते, ते आपण स्वतः करू आपल्या नशिबी मरण असेल तर आपण मरू परंतु एखाद्या माणसाने समंजसपणा टाकून दिला आणि लोकांना मारण्याच्या तो हट्टाला पेटला तर मी सुद्धा माझी शुद्ध बुद्ध का हरवावी मी त्याच्या हाताने मरण पसंद करेन मी सरकार सरकारतर्फे बोलत नाहीये सरकार माझ्या हातात नाही माझी घडण कशाप्रकारे झाली हे तुम्हाला माहीत आहे जर कोणी वेड्याच्या भरात अपकृत्यातून आनंद मिळू लागला तर मी तसे करू शकत नाही चांगले कसे व्हावे हे नंतर तो माणूस माझ्याकडून शिकेल भारतात हिंदू आणि मुसलमान मिळून चाळीस कोटी लोक आहेत काही लाख मुसलमान पाकिस्तानमध्ये गेले आहेत परंतु अजूनही भारतात साडेचार कोटी मुसलमान आहेत बाकीचे सर्व हिंदू आहेत पारसी ख्रिश्चन आणि ज्यू तुरळक संकेत आहेत परंतु त्यांची संख्या मुश्किलीने लक्षात घेण्या इतकी आहे अशा प्रकारे आपसात भांडून त्यांना नष्ट असेल तर होऊ द्या परंतु पोलीस आणि सैन्याच्या मदतीने जर कुणाला जगावे लागणार असेल तर ते जीवन जगण्यायोग्य नक्कीच नसते हिंदू आणि मुसलमान अशा प्रकारे आपसात भांडणार असतील तर सरकार काय करू शकेल आमी अशाच प्रकारे शासन करू शकतो वा ते नको असेल तर आमची राजीनामा देण्याची तयारी आहे असे सरकारला घोषित करू द्या पाकिस्तानमध्ये केवळ मुसलमान आहेत म्हणून भारतात केवळ हिंदू रहावे असे ज्यांना वाटते त्यांना सरकार स्थापित करू द्या पाकिस्तानमधील लोक वेळाच्या भरात काम करत आहेत म्हणून आपण तसेच व्हावे काय आपली इच्छा असेल तर आपण असे करू शकतो समजा की एक मित्र आहे आणि त्याला मी शिवाय देतो प्रत्युत्तर म्हणून तो मला त्याहून जास्त शिवाय देतो हे ठीक आहे परंतु मी त्याच्या शिव्या शांतपणे ऐकून घेतल्या तर तो किती वेळ मला शिवाय देत राहील त्याने मला जर मारले तर तेही मी सहन करीत त्याने उगारलेल्या हाताच्या विरोधात मी हात उगारणार नाही अशा परिस्थितीत काय होईल हे तुम्हाला माहीत आहे काय मी पाहिले आहे की माणसाने हवेत आपला हात उगारला तर त्याच्या स्वतःच्याच हाताला इजा होते इतकेच नाही तर मष्टीयोद्धासुद्धा चौथा भरलेल्या मोठ्या उशीवर प्रहार करून आपला सराव करतो परंतु तो मष्ठीयोद्धा आपल्यासमोर एखादी मूर्त गोष्ट ठेवणार नसेल तर तो असहाय्य होतो व काहीही करू शकत नाही मी जे तुम्हाला सांगितले ते त्रिवार सत्य आहे परंतु मीच एकटा खंबीरपणे त्याला चिकटून आहे आजकाल लोक या मार्गाचे अनुसरण करत नाहीत या सत्यावर खंबीरपणे उभे राहण्याची माझ्या क्षमता असेल की नाही हे केवळ ईश्वरालाच माहीत आज मी अगदी साधा मुद्दा मांडत आहे जे मुसलमान घर सोडून गेले आहेत ते आता जिथे असतील तिथेच त्यांनी रहावे परंतु त्यांना खाऊ घालावे लागेल त्यांची उपस्मार करून आता तुम्ही पाकिस्तानमध्ये जा असे आपण त्यांना म्हणू शकत नाही असे करून आपण युद्धाकरता पार्श्वभूमी तयार करतो काँग्रेस सरकार खरोखरी देशाच्या सेवेकरता आहे पैशांकरता नाही आणि सत्ते करताही नाही एका व दोन करता नाही तर सर्व करता आहे लोक जर संतापलेले असतील व या सरकारच्या सेवेने त्यांचे समाधान नसल्यामुळे या सरकारला आपली सेवा करू देत नसतील तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि मग ज्यांना भारतात केवळ हिंदूच पाहिजे त्यांचे सरकार स्थापन होऊ दिले पाहिजे परंतु यामुळे हिंदू धर्म आणि हिंदुस्तान या दोघांचाही विनाश होईल आपण पाकिस्तानला विसरूया त्याला जे करायचे असेल ते करू द्या भारताबद्दल आपण विचार करूया असे झाले तर संपूर्ण जग आपले कौतुक करील व आपली साथ देईल असे झाले नाही तर आजपर्यंत जे जग आपल्याकडे आशेने पाहत होते ते दुर्लक्ष करू लागेल जगातील देश भारताला असा महान देश समजत होते की जिथे भ्रष्टाचार न करणारे सुसंस्कृत लोक राहतात ती श्रद्धा आता होईल तुम्हाला हवे तसे तुम्ही वागू शकता परंतु अशा वर्तनामुळे कोणाचेही बले होणार नाही असे मी जिवंत असेपर्यंत तुम्हाला सांगत राहील आणि तुम्हाला सावध करत राहील प्रकरण एकशेवीस प्रार्थना प्रवचन सप्टेंबर बावीस एकोणीसशे सत्तेचाळीस गांधीजींचा भावनवर असल्यामुळे त्यांचे हिंदुस्थानीतील लेखी भाषण सभेत वाचून दाखवण्यात आले नवी दिल्ली सप्टेंबर बावीस एकोणीसशे एका मासाच्या आक्षेपासमोर शरणागती पत्करून सार्वजनिक प्रार्थना करणे मी थांबवले हे मी योग्यच केले असे मला वाटत होते या प्रसंगाची या ठिकाणी थोडे अधिक विश्लेषण करणे चूक ठरणार नाही ही प्रार्थना सार्वजनिक होती याचा अर्थ या प्रार्थना देण्याकरता कोणालाही मनाई नव्हती ती खाजगी जागेत होती त्या प्रार्थनेला त्याच लोकांनी येणे उचित होते ज्यांचा कुरानमधील आयतीसह केल्या जाणाऱ्या प्रार्थनेवर अंत करण्यापासून विश्वास होता खरे म्हणजे सार्वजनिक ठिकाणी घेतलेल्या प्रार्थनेला उपस्थित राहण्याकरता सुद्धा हा नियम लागू होतो प्रार्थना सभा म्हणजे काही वादविवाद मंडळ नाही एकाच जागेवर विविध धर्माचे लोक प्रार्थना करत आहेत अशी कल्पना करता येऊ शकते ज्याला एखादी प्रार्थना पसंद नसेल त्याने तेथून निघून जावे यात सौजन्य आहे असे केले नाही तर कोणतीही सभा व्यत्ययाशिवाय घेणे कठीण होऊन जाईल व्यत्यय ही दैनंदिन बाब झाली तर आराधना स्वातंत्र्य इतकेच नाही तर जाहीर भाषण या गोष्टी थटेचा विषय होऊन जातील सुसंस्कृत समाजात मूलभूत अधिकाराच्या रक्षणाकरता बंदुकीच्या संरक्षणाची गरज पडू नये ही गोष्ट सर्वांनी मान्य केली पाहिजे काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात प्रदर्शनाकरता जे मैदान तयार करण्यात येत असते तिथे विविध धर्माचे आणि राजकीय पक्षांचे लोक आपापल्या सभा घेत असतात व त्यात वेगवेगळी आणि काही वेळा तर विरोधी मते व्यक्त करत असतात परंतु असे होत असतानाही कोणत्याही प्रकारचा उपद्रव न होता व पोलिसांच्या संरक्षणाची आवश्यकता न पडता त्या सभा होत असताना पाहून मी अतिशय आनंदित होत असे ती निरोगी सहनशीलता आता कुठे गेली की आपल्याला राजकीय स्वंतर मिळाल्यामुळे आपण त्याची परीक्षा शिवेगाळ करून पाहतो आहोत त्यांनी मूलभूत नियम तोडले आहेत व लोकांना निषेध करण्याकरता उत्तेजित केले आहे राष्ट्राच्या जीवनात ही तात्कालिक अवस्था आहे अशी आशा आपण करूया हे सर्व मुस्लिम लीगच्या गैरवर्तनामुळे आहे असे जे मला अनेकदा सांगितले जाते तसे सांगू नका हे म्हणणे खरे आहे असे गृहीत धरले तरी आपली सहनशीलता इतक्या कच्च्या पायावर आहे काय की तिला थोडीशीही वेगळी गोष्ट सहन होऊ नये शालीनता आणि सहनशीलता यांना जर काही किंमत असेल तर त्यांना कठीणात कठीण कृषीतून पार पडता आले पाहिजे असे जर शक्य नसेल तर भारताकरता तो दुर्दैवी दिवस असेल आपण करता पात्र नाही असे आपल्या टीकाकारांना आणि ते कमी नाहीत म्हणण्याची संधी देऊ नका अशा प्रकारच्या टीकाकारांना उत्तर देण्याकरता माझ्या मनात अनेक युक्तिवाद आले परंतु त्यामुळे माझे क्वचितच समाधान झाले असेल त्यामुळे भारतावर प्रेम करणारा म्हणून माझ्या अहंकाराला धक्का लागला आमच्या लक्षावधी सहनशील लोकांचा एकीकृत संस्कृतीला धक्का लागला हे आपोआपच सिद्ध होते, जर भारताला अपयश तर आशिया मरेल, विविध संस्कृतीच्या संमिश्रणाची तो रोपवाटिका आहे असे जे त्याला अनुलक्षण म्हणतात ते सार्थच आह जगातील पिळवणूक होणाऱ्या सर्व राष्ट्रांच्या आशियचि मग ते आशिया आफ्रिका वा जगातील कोणत्याही भागातील असो भारत केंद्रस्थान असायला पाहिजे याच गोष्टीमुळे लपवलेला विनापरवाना हत्यारांची समस्या मला भेटसावू लागते काहींचा निश्चितपणे शोध लागला आहे काही थेंबा थेंबा सारखी मला सोपवली जात आहेत सर्व प्रकारच्या साधनांनी आपण ती शोधून काढूया जोपर्यंत मला माहीत आहे आतापर्यंत बाहेर आलेली शस्त्रे दिल्लीच्या मानाने काहीही नाही ब्रिटिशांच्या राज्यात लोक लपवलेली शस्त्रे ठेवत होते तेव्हा त्यांचा कोणीही काळजी करत नव्हता एखाद्या विशेष ठिकाणी शस्त्रसाठा वा दारुगोळा लपवलेला आहे अशी तुमची खात्री झालेली असेल तर त्याचा सर्व साधनानिशी शोध घेण्यात यावा अशावेळी कोणी कितीही आरडाओड केली तर त्याची काळजी करण्याचे कारण नाही आपण जर राजकीय दृष्टीने स्वतंत्र असू तर आपण ब्रिटिशांकरता एक नियम आणि आपल्याकरता वेगळा नियम लावू नये कुत्र्याला मारायचे आहे म्हणून त्याला वेळ लागले असे म्हणू नये हे सर्व सांगितल्यावर मी म्हणेन की साठ वर्षाच्या मेहनतीनंतर आपण जे स्वातंत्र्य मिळवले त्याला पात्र होण्याकरता आपण आपल्यासमोर कितीही कठीण अडचणी असल्या तरी त्यांना शौर्याने तोंड देऊ या त्यांना धैर्याने तोंड दिल्यामुळे आपण अधिक पात्र आणि उदात्त ठरू अल्पसंख्याक देशद्रोही होतील या भीतीने बहुसंख्याकांनी अल्पसंख्यांकांना मारणे वा त्यांना नष्ट करणे हा भ्याडपणे आहे अल्पसंख्याकांच्या हक्काबद्दल बहुसंख्याकांनी काटेकोरपणे लक्ष ठेवणे हे त्यांना शोभते आणि त्याकडे दुर्लक्ष केले तर बहुसंख्य समाज हास्यास्पद होतो स्वतःबद्दल कणखर श्रद्धा व विरोधकावर शौर्याने तथाकथित वा खरा विश्वास टाकणे हे सर्वोत्तम संरक्षण आहे यामुळे मी विनंती करतो की दिल्लीतील सर्व हिंदू शीख आणि मुसलमानांनी एकत्र येऊन मैत्रीपूर्ण वातावरणात भेटावे आणि असे करून त्यांनी उर्वरित भारतासमोर वा जगासमोर एक आदर्श ठेवावा असे मी म्हणू काय भारतातील इतर भागांनी काय केले वा ते काय करतायत हे दिल्लीने विसरावे असे झाले तरच खाजगी बदला आ आणि सुड यांची दुष्टचक्र तोडण्याचा दावा दिल्ली अभिमानाने करू शकेल जर त्यांचा कुणाशी संबंध असेल तर तो राज्याशी आहे एक व्यक्ती म्हणून त्यांचा नागरिकांशी संबंध नाही